वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग पंचाहत्तरावर नारदाचे जणू ते, ते भाषण ऐकून रामाला अतिशय आनंद झाला आणि तो लक्ष्मणाला म्हणाला सौम्या द्विजय श्रेष्ठाकडे जा आणि त्याला आश्वासन दे आणि बालकाचे ते शरीर तेलाने भरलेल्या डोळे ठेवायला उत्कृष्ट गंधाने उत्तम सुगंधी तेलाने ते बालकाचे ते शरीर न कुजेल अशी क्रिया करायला जाव मृत्यूचा धक्का लागलेल्या बालकाचे शरीर ज्या प्रकारे संरक्षित राहील त्याचा नाश अथवा हाने होणार नाही अशी व्यवस्था कर असा देश शुभलक्षणे लक्ष्मणाला देऊन महायशस्वी रामाने मनाने पुष्पकाचे चिंतन करून त्याला ये असे म्हटले त्याच्या मनातील हेतू जाणून सुवर्णभूषित पुष्पक थोड्याच वेळात राघवाच्या जवळ आले ते म्हणाले राजा हा मी आलो आहे महाबाहू मी हा तुझा चाकर आलो मी तुझ्या स्वाधीन त्याचे ते मनोहरी भाषण ऐकून राजा महर्षीना अभिवादन करून विमाना चढला त्याने आपले धनुष्य भारता व चमकणारे खडग घेतले आणि लक्ष्मणाला आणि भरताला उभय त्यानं नगरात ठेवले तो पश्चिम दिशेकडे गेला तेथून ठिकठिकाणी धुंड धुंड तो श्रीमान उत्तरेकडे हिमवान पसरलेल्या दिशेकडे दिशे गेला तेथेही त्याने यत्कींची ते ते ते ते ते ते ते ते सुद्धा दुष्कृत्य आढळले नाही तेथून तो राजा पूर्व दिशेकडे पाहत गेला त्या महाबहू राजाला पुष्पकातून सारा प्रदेश अत्यंत शुद्ध आचाराचा आणि आकाशाच्या निर्मळ पृष्ठभागासारखा दिसला तेथून तो राजश्री पुत्र दक्षिण दिशेकडे गेला तेथे शैवलाच्या पलीकडच्या भागात त्याला एक फार मोठे सरोवर दिसले त्या सरोवरावर एक तापस अत्यंत महान तप खाली डोके करून लोमकळत असलेला श्रीमान रामाला दिसला तो श्रेष्ठ तप करणाऱ्या त्या माणसाकडे जाऊन म्हणाला सुव्रता तुझे धन्य तपवृ्धा दृढ़ निष्ठावंता तू को युनीत बरे मी दाशर से रातूहला तुझा मना है कि तुला श्रेष्ठ स्वर्ग लाभ हवा है कारण इतरना आचरना कठिन अप करीतुझे मगने फार मोटे आजे तापसा को हेतु मनात धरुन तू तप करीत तू है। ब्राह्मण हैस कि दुर्जय क्षत्रिय हैस मला समजून घेण्याची इच्छा आहे की तू तृती वेळ वैश्य आहेस अथवा शूद आहेस खरे सांग राजाने विचारले तेव्हा खाली डोके करून लोमकळत राहणार त्या माणसाने दाशत हे नृप्रेष्ठाला आपली जात आणि कशाकरता हा तपाचा येत चालला आहे ते सांगितले उत्तरखांडाचा पंचाहत्तरावा सारख समा